देवीचा स्वते होता ऋषी त्याला म्हणाले हे महाभाग्यवान वृत्रा तू स्वसामर्थ्याने सर्व विश्व व्यापले आणि सर्वांना भय निर्माण केलेस पण इंद्राशी असलेले तुझे वैर सुखाचा नाश करणारे आहे कारण दोघांनाही शत्रूबद्दलच्या चिंतेने सुखाने निद्रा मिळत नाही आता बराच काळ उठला असून देव मानव असुर सर्वांना त्रास झाला आहे हे वृत्रा दुखाचा त्याग करून सुख भोगावे कुणाशीही वैर करण्यास सुख नाही युद्धामुळे विषय सुख नष्ट होते पुष्पांनीही युद्ध करू नये मग बाणांचा विचार कशाला युद्धात विजयाची निश्चिती नसते पण प्रहार निश्चित असतात सर्व विश्व आणि यश अपयश हे दैवाधीन आहे योग्य त्यावेळी भोजन शयन परिचर्या स्त्रीमुख हीच उत्तम सुखे होत युद्धामुळे हे प्राप्त होत नाही युद्धात मरण आल्यावर स्वर्गसुख मिळते असे म्हणणे म्हणजे केवळ विनोदच आहे हे वृत्रा तुमचे दोघांचे सख्य झाल्यास दोघांनाही सुख प्राप्त होईल युद्धाचे निवारण झाल्यामुळे ऋषी मुनी आपल्या आश्रमात जातील तुमच्या अहोरात्रामामुळे ऋषी गंधर्व मानव या सर्वांना शांततेची मागणी करीत आहोत आणि तुमच्या मैत्रीची इच्छा करीत आहोत हे वृत्रा आम्ही तुमचे सख्य होण्यासाठी मध्यस्थ होऊ आम्ही उभयतांकडून शक्ता घेऊ पृथ्वी सत्याधारे स्थित आहे सूर्य सत्यामुळेच प्रकाशतो वायू सत्यासाठी वाहतो समुद्र सत्यामुळेच मर्यादा उल्लंघन करीत नाही त्या सत्यासाठी ऋषीचे भाषण ऐकून महामती वृत्र म्हणाला हे तपस्व्यानु मी तुम्हाला मान देतो कारण तुम्ही असत्य वदणार नाही तुम्हाला कपट माहित नाही पण हा इंद्र निर्लज दुराचारीची मते तुम्ही जाणू शकत नाहीत ऋषी म्हणाले शुभ फलाची इच्छा करणाऱ्याने द्रोह केल्यास शांती कशी मिळेल विश्वास घातक्याला दुःख भोगावेच लागते म्हणून तू आता मनातील विचार सोडून दे तुझ्या संकेतप्रमाणे तुमचे सख्य मी घडवू वृत्र म्हणाला हे विप्रश्रेष्ठ हो शुष्क पदार्थ आर्द्र पदार्थ पाषाण काष्ट वज्र यापासून दिवसा आणि रात्री तसेच त्या इंद्रापासून माझा वध न होईल याच संकेतावर सख्य होईल नाहीतर अशक्य आहे ऋषीनी होकार देऊन इंद्राला तेथे आणले त्याला संकेत निवेदन केला अग्निला साक्ष ठेवून शपथ घेतली त्यामुळे आनंदाने विहार करू लागले वृत्र आनंदीत झाला होता पण इंद्र मात्र मनात त्याच्या वधाची योजना करीत होता सख्य केल्यापासून तो अधिकच उद्विग्न झाला होता मध्यंतरी बराच काळ उलटला तेवढ्यात वृत्राचा इंद्रावर विश्वास बसला पण इंद्र मात्र कपटी होता इंद्रावर विश्वास ठेवणाऱ्या दुसऱ्याच्या दुःखाने त्याला आनंद होतो तो पापी स्त्री लंपट फसवा छिद्रान्वेषी द्रोहतपर मायावी असा आहे तो गर्विष्ठ झाला आहे पूर्वी याने मातेच्या उदरात शिरून त्यातील गर्भाचे तुकडे केले होते ज्याने एकदा तू त्याच्यावर विश्वास ठेवू नकोस हे माझे हिताचे बोलणे ऐक पण पित्याचे असे सांगितल्यावरही वृत्राला उमज पडला नाही एके दिवशी सायंकाळच्या वेळी तो वृत्रासूर एकटाच समुद्रकिनारी विहार करीत होता त्याला बघून इंद्राने विचार केला आत्ता दिवस वा रात्र नसून संध्या समय आहे आता चातुर्याने याचा वध करावा असा विचार करून इंद्राने हरीचे स्मरण केले तेव्हा तो पुरुषोत्तम गुप्त रूपाने तेथे प्राप्त झाला त्या हरीने इंद्राच्या वज्रात प्रवेश केला त्यावेळी इंद्राने वृत्राच्या वधाचा निश्चय केला या अजिंक्य शत्रूचा कपटाने मी जर वध केला नाही तर शत्रूचे रक्षण होऊन माझे अकल्याण होईल असा विचार करता समुद्रातील जलावर असलेल्या फेनाकडे सहज पाहिले हा फेन शुष्क नाही अथवा आर्द्र नाही इंद्राने हातात फेन घेऊन त्या पराशक्तीचे स्मरण केले तेव्हा देवीचा अंश फेनात प्रविष्ट झाला इंद्राने विषयुक्त वज्र फेनाने व्यापून ठेवले ते त्याने सत्वर वृत्रावर फेकले तेव्हा तो पर्वतुल्य वृत्र धाडकन भूमीवर कोसळला आणि तत्काळ मृत झाला शत्रूचा वध झाल्याने इंद्राने देवासह आनंदाने देवीची स्तुती केली विविध स्तोत्रे गाऊन तिला प्रसन्न करून घेतले नंतर इंद्राने नंदनमनात देवीचे प्रचंड देवालय बांधले त्यात पद्मरागमय मूर्तीची स्थापना केली तेव्हापासून देवीलाच इंद्राने आपले कुलदैवत मानले तसेच तो विष्णूचीही पूजा करू लागला अशा प्रकारे देवाना घाबरवून सोडणाऱ्या वृत्राचा वध झाला देवता गंधर्व यक्ष किन्न आनंदीत झाले वस्तुत फेनात देवीने प्रवेश केल्यामुळे वृत्राचा वध झाला म्हणून देवीला वृत्र असे म्हणतात इंद्राच्या कारणाने वृत्राचा वध झाल्याने वृत्राला शक्रहन असे नाव मिळाले अध्याय सहावा समाप्त